पुस्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण दुसरे आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरू नका दिनांक सोळा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मनमाड येथील सभेतील भाषण जनता दिनांक तेवीस एक एकोणीसशे एकोणपन्नास माझे मित्र भाऊराव गायकवाड यांनी त्यांच्या नियमिच्या प्रवृत्तीप्रमाणे मला विचारले की एखादी सभा जर ठरविली तर त्याला माझी काही हरकत आहे का मी सभकार दिला मुंबई इमारत फंडासाठी मला 4000 हजारांची थैली अर्पण करण्यात येईल असे मला, मला चार हजारांची आमिष दाखविण्यात आल त्यामुळे ही सभा घडली परंतु त्या थैलीच काय झाल याचा खुलासा आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणात किला नाही रक्कम जमली व ती सुरीला गेली असंही सांगितले नाही शेवटी तर याचा कुलासा होईल अशी मला दाट आशा आहे अलिकडे मी बरेच दिवस राजकारणाबाबत बोलत नाही कारण मी हल्ली राजकीय बंधनात आहे अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारण ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकुल शंका नाही कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते आपले राजकारण यशस्वी करण्याकरता आपल्या समाजास मोठ्या अधिकारांच्या जागा म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे मानाच्या जागा काबीज केल्या आहेत संघ शक्ती उभी करा जरी आपल्याला जागा मिळाल्या असल्या तरी भिण्याचे कारण नाही आपण सात कोटी लोक आहोत आपण संघटित राहिलो तरच आपला पक्ष बनवार होईल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण जर संघटित राहिलो तर जे मिळाले ते, ते पुरेसे आहे त्याच्या जोडीला संघशक्ती मिळाली तर कोणाचीच भीती नाही आपण जो राजकीय संघ शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन त्यालाच आपण चिकटून राहिले पाहिजे आपण जरी अल्पसंख्य असलो तरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आपणाच बिन्याचे कारण नाही दुसऱ्यांशी संगनमतही करावे लागेल दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कधी दुसऱ्या पक्षाशी संगनमतही करावे लागेल जो पक्ष आपले कल्याण करीत तोच आपल्याला जास्त जवळचा ज्यांचा कार्यक्रम जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाशी जुळेल त्या पक्षाशी आम्हाला संगणमत करायला काही हरकत नाही मग ती काँग्रेस असो समाजवादी असो अगर बहुजन समाजवादी असो वैयक्तिक कार्य करणे सरका मूर्खपणा नाही मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे संघ फोडून तुटकपणाने दोघा चौघांनी दुसरा संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय तुम्हाला माहीत आहे की आपण कळपाडे राहिले पाहिजे झोपडी सोडून हवेलीत जाऊ नका आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे आपली झोपडी शाबूत राखा तसे झाल्यास ब्राह्मणेत्तर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही ब्राह्मणेत्तर पक्षाची काय दुर्दशा झाली एकोणीशे बत्तीस सालपर्यंत आम्ही संगणमताने काम करीत होतो त्यावेळी काही ब्राह्मणेत्तर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेसमध्ये राहून उपयोग नाही आत शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल बाहेरून किल्ला फोडता येणार नाही या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले मी त्यांना पुष्कदा बजावून सांगितले परंतु त्यांनी माझे ऐकले नाही आपण आता शिरलो ती भयंकर चूक झाली असे ब्राह्मणत्तर पक्षाच्या लोकांना वाटत आह आज ब्राह्मणत्तर पक्ष नामशेत झाला आह ते आपली राहुटी किटपत बांधू शिकतील बद्दल मला शंका आहे आम्ही झोपडीत मोडण समझुता करावायचा हे मला बिलकुल पसंत नाही झोपडी मोडून आम्ही काहीही करणार नाही दक्षघातकीपणाचा फोल आरोप मी देश गोष्ट करतो असा आरोप पूर्वी माझ्यावर केला जात अस आरोपाचा फोलपणा सर्वांच्या नजरेस आला आह आमचा पक्ष देशाच्या विरुद्ध कधीच नव्हता आम्ही देशाचा द्रोह केला नाही ते एक रसले होते आमचा पक्ष शर्यत उतरला तर आमच्यापेक्षा कोणीच वरचढ होऊ शकणार नाही आम्ही नेहमीच आघाडीला राहो आपण आघाडीचे शिलेदार आहोत आपण खरा समाजवाद प्रस्थापित करू शकू शेतकरी कामकरी राज्य आपणच तापणार कारण आपल्या श्रीमंत व मध्यमवर्ग नाहीतच आपण सर्वच कामगार आपण सर्वच गरीब आम्ही लोकशाही निर्माण करू इतकेच काय कम्युनिस्टांचा कम्युनिझम राजकारणात आमच्या मागेच आहे आमचा पक्ष तात्विक सिद्धीत मागे पडेल असे कधीच संभवत नाही पुष्कळ पक्ष निघाले त्या सर्वांना आमचा हिवा वाटतो काँग्रेस पक्ष वगळल्यास हिंदू मध्ये शेकास्टम फेडरेशन सारखा दुसरा पक्ष नाही सर्वांचे डोळे आमच्या पक्षाकडे लागून राहिले आहेत ला आपला पक्ष हा गुळाच्या ढप्रमाणे असून इतर पक्ष हे मुंगळ्यांप्रमाणे आह आमच्या पक्षाच्या सहकार्यासाठी हे इतर पक्ष आमच्या पक्षाला मुंगळ्यासारखे चिकटारा पाहतात त्यांच्याविषयी आपण अत्यंत जागरूक असले पाहिजे क्रांतीचे चक्र आपण आपल्या लोकांची नीतीमिता सोज्वळ असावी अस्पृश्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे याविषयी खात्री बागा काँग्रेस म्हणते की परकीय सत्तेला हकलून देऊन आम्ही क्रांती केली त्याबद्दल तेंग त्यांना धन्यवाद परंतु ही अर्धवट क्रांती होय खरी लोकशाही निर्माण करावायची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले असा सांगपूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही ते चक्र आम्हीच फिरवू हो। राजबंधन एकोणीसशे साली सुटले सध्या मी राजबंधनात आहे एकोणीशे साली अगर तत्पूर्वी ते बंधन सुटेल किंवा संपेल निवडणुका जवळ आल्या आहेत त्यावेळी आपणाजवळ संपूर्ण व सगळ्या गोष्टी सांगेन मी आपल्या समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद करून ठेवली आहे परंतु त्या राखीव जागांसाठी लायक उमेदवार मिळत नाहीत जे राजकीय हक्क मिळविले आहेत त्यांची अंमलबजावणी खरोखर होत नाही कारण तेथे ते अधिकारी वरच्या असतात म्हणून त्या मानाच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजेत समाजाची प्रगती बुद्धिमान तरुणांच्या हाती राजकारणात इतकेच महत्व शिक्षण संस्थेला आहे एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान होत करू व उत्साही तरुणांच्या हाती असते। या दिशेने गेली काही वर्ष मी राजकारणाकड़ थोडशि दुर्लक्ष करून शिक्षण संस्थांकड़ जास्त लक्ष पुरविल आह मुंबईमध सिद्धार्थ कॉलज सुरु कलि सिद्धार्थ कॉलेजमध सध्या दोन विद्यार्थी शिक्षण घेत आह त्यापैकी एकशे विद्यार्थी आपल्या आह त्यांच्यासाठी मी दरवर्षी दोन रुपये खर्च करीत असतो माझे सर्व लक्ष या गोष्टीकड़ वद्धल आह औरंगाबादला जाऊन तिथ कॉलेज काढण्याबद्दल विचार करीत आह सगळ नामदेवांचे लग्न पांडुरंगाने केल त्याप्रमाणे आह घटनेतील कलम नंबर नऊ घटना समितीन जो भावी राज्यघटनेचा मसुदा तयार केला आह त्यात अस्पृश्यांच्या हक्काची तरतूद करून ठली आह नवीन घटनेच्या नव्या कलमांवर अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात आला आह कोणत्याही प्रकारचा जातीभेद उच्च नीच भावना रद्द केली आह न्हाव्यानं तुमच कस कापले पाहिजे धोब्याने तुमचे कपड़ धुतले पाहिजे देओळे खानावळी व वा उपयगृहात आपनास उच्च वर्ग्यांप्रमाणे वागविले पाहिजे इतरांनी आपणास समानतरी वागविले पाहिजे हा कायदा जो मोडील त्या शिक्षा करण्यासंबंधी कायदा करण्याचे अधिकार मध्यवर्ती कायदे मंडळाकडे सोपविले आहेत याच गोष्टीची आपण किती वर्षपौतो मागणी करीत आहोत आपल्या मुख्य तीन मागण्या आपण तीन प्रकारचे राजकीय हक्क मागत असू एक आमचे प्रतिनिधी कायदे मंडळात असावेत दोन लोकसंख्येच्या मानाने सरकारी नोकऱ्या राखून ठेवल्या पाहिजेत 3. स्वतंत्र संघ मिळालेत फक्त एकच गोष्ट प्राप्त झाली नाही ती म्हणजे निवडणुकीत आपला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नाहीत परंतु यामुळे आपला भाग्यदे थांबणार आहे असे मी मानणार नाही जे मिळाले ते पदरात पाडून घ्यावे आणि अधिकाराकरता मागणी करावी अशी आपली वृत्ती असावी अशी तुम्हाला माहीत आहे की नेसेल जरीची साडी नाहीतर उघडीत बसेन या म्हणीप्रमाणे वृत्ती असणे चांगले नाही त्यास काय पुरूषार्थ आं